श्रीमद भगवद्गीता शंकर भाष्य अध्याय पाचवा कर्मामध्ये जो अकर्म पाहतो गीता चार अठरा येथून प्रारंभ करून तो यथास कर्माचे आचरण करणारा कर्मयोगी होतो गीता चार अठरा ज्ञानाग्नीच्या योगाने ज्याची सर्व कर्मे जळून गेली आहेत गीता चार एकोणीस केवळ शरीराने कर्म करणारा गीता चार एकवीस सहजपणे प्राप्त होणाऱ्या वस्तूंनी संतुष्ट असणारा गीता चार बावीस ब्रह्म हिच देवता आणि ब्रह्म हेच हवीर द्रव्य गीता चार चोवीस कर्मानेच संपन्न होणारे आहेत गीता चार बत्तीस सर्व अखिल कर्म आहे गीता 4 तेहतीस ज्ञानरूप अग्नि सर्व कर्मे जाळवून टाकतो गीता 4 सदतीस योगाने ज्याने कर्माचा त्याग केलेला आहे गीत गीता चार एक्केचाळीस इत्यादी वचनांच्या द्वारे सर्व कर्मांचा संन्यास करावा असे भगवंतांनी सांगितले संशयाचा सा नाश करून कर्म सिद्ध हो गीता चार बेचाळीस इत्यादी वचनांनी योग आणि कर्माचे अनुष्ठान कर असे भगवंतांनी अर्जुनास सांगितले या दोघांचा सा म्हणजे कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचा त्यांची स्थिती आणि गती यांचा विचार करता दोन्ही योग परस्पर विरुद्ध आहेत म्हणून एकाच व्यक्ती एकाच वेळी स्वाभाविकपणे या दोघांपैकी कोणत्याही एकाचे म्हणून कर्मयोग आणि कर्मसन्यास या दोघांमध्ये जो योग अधिक चांगला आहे असे वाटते त्याचा आचार करणे उचित होय दुसऱ्याचा नाही असा विचार करणाऱ्या अर्जुनाने या दोघांमध्ये श्रेष्ठ साधन कोणते अजिब इच्छा झाल्याने कर्माचा सन्यास करावा गीता पाच एक वगैरे शब्द उच्चार करण्याच्या के केवळ जो आत्मज्ञानी आहे त्यालाच सर्व कर्माचा संन्यास करण्यास सांगितला आहे जो आत्मत जाणत नाही त्याच्यासाठी म्हणून कर्माचा अनुष्ठान आणि कर्माचा संन्यास या दोघांचा निराळ्या पुरुषांकडून आचार होणे योग्य आहे म्हणून या दोघांपैकी एकाची श्रेष्ठता जाणून घेण्याच्या जा इच्छेने प्रश्न करण्यात आलेला नाही उत्तर पक्षी ठीक आहे तुमच्या मताप्रमाणे प्रश्नाचे कारण नाही परंतु या ठिकाणी आमचे म्हणणे असे आहे की प्रश्न करता आपल्या इच्छेप्रमाणे प्रश्न करू शकतो पूर्व पक्षी ते कसे काय उत्तर पक्ष पूर्वीच्या निवेदनाप्रमाणे भगवंतांनी कर्मसन्यास कर्तव्य रूपाने प्रतिपादन केलं आहे त्यामुळे प्रश्नाचे श्रेष्ठत्व सिद्ध होते परंतु कर्त्याच्या शिवाय कर्तव्यता असंभव आहे यामुळे एका बाजूने अज्ञानी सुद्धा संन्यासा व्यक्त केला आहे केवळ आत्मज्ञानी कर्त्याकडूनच संन्यास होतो हे म्हणणे बरोबर नाही याप्रमाणे कर्मानुष्ठान आणि संन्यास ही एखाद्या अज्ञानी माणसाकडून देखील केले जाण्याची शक्यता आहे असे मानणाऱ्या अर्जुनाच्या दोघांपैकी श्रेष्ठ साधन कोणते याबद्दलचा सा प्रश्न अप्रस्तुत नाही कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणे दोघांचा परस्पर विरोध आहे त्यामुळे या दोघांपैकी एकाचे अनुष्ठान शक्य होते असे असल्याने जो श्रेष्ठतर मार्ग आहे त्याचेच अनुष्ठान करणे उचित आहे दुसऱ्याचे नाही प्रश्नकर्तेचा अभिप्राय भगवंतांनी दिलेल्या उत्तरातून स्पष्ट होतो पूर्वपक्षी तो कसा काय उत्तर पक्ष कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्हीही कल्याणकारक आहेत परंतु त्यापैकी कर्मयोग श्रेष्ठ आहे असे भगवंताचे उत्तरे आहे यामध्ये असे विचारायचे आहे उत्तरा की उत्तरात आत्मज्ञानी पुरुषाकडून आचरणात येणारा संन्यास आणि कर्मयोगातील कल्याणमयता याचे प्रयोजन सांगून दोन्ही पैकी एकेकाचे वैशिष्ट्य सांगताना कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाची श्रेष्ठता प्रतिपादन करण्यात आली आहे की अज्ञानी पुरुषाने आचरलेला संन्यास आणि कर्मयोगाबद्दल निरूपण केले आहे पूर्वपक्षी हे विचारण्याचा हेतू काय पुरुषाने आचरणात आणलेला संन्यास आणि कर्मयोगाची कल्याणमयता असो अगर संन्यासापेक्षा कर्मयोगाची श्रेष्ठता कथन केलेली असो किंवा अज्ञानी पुरुषाने आचरणात आणलेला संन्यास अगर कर्मयोग असो या दोन्ही गोष्टींबद्दल या ठिकाणी निवेदन करण्यात आले आहे उत्तर आत्मज्ञानी पुरुषाने कर्मसन्यास आणि कर्मयोग आचरणे असंभव आहे कारण या दोघांनाही कल्याणकारक म्हणणे आणि यांनी आचरलेल्या कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे म्हणणे या दोन्ही गोष्टींचीही शक्यता आहे कर्मसन्यास आणि त्याविरुद्ध कर्मानुषान रूप कर्मयोग या दोघांचाही करता अज्ञानी आहे असे मानले गेले तर या दोन्ही साधकांना कल्याणकारक म्हणजे आणि या दोन्ही साधकांना कल्याणकारक म्हणणे आणि कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे म्हणणे या दोन्ही गोष्टी होऊ शकतात परंतु आत्मज्ञानी पुरुषाकडून कर्मयोग आणि कर्मसन्यास होणे असंभव आहे याचे कारण असे की त्यांना कल्याणकारक म्हणणे म्हणजेच कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे म्हणणे अशा दोन्ही गोष्टी होऊ शकत नाहीत पूर्वपक्षी आत्मज्ञानी पुरुषाकडून कर्मयोग अथवा असंभव आहे अथवा दोघांपैकी एकाचा आचारसुद्धा अशक्य आहे जर कोणा एकाचा आचार असंभव असेल तर तो कर्मसन्यासाचा की कर्मयोगाचा या बरोबर असंभवाचे कारण सुद्धा स्पष्ट करणे आवश्यक आहे उत्तर पक्ष आत्मज्ञानी पुरुषाचे विपरीत हो ज्ञान मुलं आचरण होणे असंभव आहे अशा निष्क्रिय आत्म्याला आत्मज्ञानी आपले स्वरूप समजतो ज्याने प्रयत्नपूर्वक मिथ्याज्ञान बाजूला केले आहे अशा आत्मज्ञानी पुरुषाला निष्क्रिय आत्म स्थिर होणे आणि कर्मसन्यासाचे निवेदन करणे म्हणजे गीताशास्त्रात ज्या ज्या ठिकाणी आत्मस्वरूपाबद्दल निरूपण करण्यात आले आहे त्या प्रकरणात यथ्या ज्ञान आणि त्याच्या परस्पर विरोधाचे कारण वर कथन केलेल्या संध्याकाशापेक्षा विपरीत कर्तृत्वाचा अहंकार असलेला क्रिया करणारा आत्मस्वरूपामध्ये स्थित होणे या कर्मयोगाचा अभाव यांचे प्रतिपादन आहे म्हणून ज्याचे मिथ्याज्ञान नाहीसे झाले आहे अशा आत्मज्ञानी पुरुषासाठी कर्मयोगाचे आचरण शक्य नाही असं म्हणणे उचित होय पूर्वपक्षी आत्मस्वरूपाचे निरूपण करण्यात आलेल्या कोणकोणत्या प्रकरणामध्ये ज्ञानीपुरुषासाठी कर्माचा अभाव सांगितलेला आहे उत्तर हो। तो आत्मा अविनाशी आहे गीता दोन सतरा असे समज इथून प्रारंभ करून या आत्म्याला जो मारणारा आहे असे समजतो गीता दोन एकोणीस जो या अविनाशी नृत्य आत्म्याला जाणतो गीता दोन एकवीस इत्यादी ठिकाणी ज्ञानीपुरुषांच्या बाबतीत कर्माचा अभाव सांगितलेला आहे या पक्षी याप्रमाणे आत्मस्वरूपाचे निरोपण जा ठिकाणी करण्यात आले आहे अशा अनेक ठिकाणी कर्मयोगाचे प्रतिपादन करण्यात आले आहे म्हणून तू युद्ध कर गीता दोन अठरा स्वधर्माहून तू युद्ध कर गीता दोन एकतीस कर्म करणे हा अधिकार आहे गीता दोन सत्तेचाळीस इत्यादी ठिकाणी आत्मज्ञानी पुरुषासाठी कर्मयोग कसा अशक्य आहे उत्तर पक्ष संवेगानाचे कारण काय मिथ्या ज्ञान आणि त्याचे कार्य यांचा परस्पर विरोध आहे व कर्मी आणि त्याचे ज्ञान मार्ग आणि क्रममार्ग अलग करण्यात आलेले आहेत कृतकृत्य झाल्याने आत्मज्ञानीपुरुषाच्या बाबतीत अन्य सर्व प्रयोजनांचा अभाव निर्माण होतो त्याला कोणतेही कर्तव्य राहत नाही गीता तीन सतरा या वचनाप्रमाणे ज्ञानीपुरुषाच्या अन्य कर्तव्यांचा अभाव दर्शवण्यात आहे कर्माचा आरंभ केल्याशिवाय गीता तीन चार हे महाबाहो कर्मयोगाशिवाय संन्यास प्राप्त करणे कठीण दुःखमय आहे गीता पाच सहा इत्यादी वचनांनी कर्मयोग हा आत्मज्ञानाचे एक अंग आहे असे प्रतिपादन करण्यात आले आहे योग रूढास समत्वच उपयुक्त आहे गीता सहा तीन या वचनाप्रमाणे ज्ञानी पुरुषाला कर्मयोगाची आवश्यकता नसल्याचे निवेदन करण्यात आले आहे केवळ शरीराने करावयाच्या क्रमामुळे मनुष्याला पाप प्राप्त, प्राप्त होत नाही गीता चार एकवीस या ठिकाणी शरीराच्या स्वस्थतेसाठी करण्याच्या क्रमाखाली अन्य कर्मे वर्ज आहेत असे मानण्यात आले आहे तसेच तत्व पुरुष असे समजतो की मी काहीही करत नाही गीता पाच आठ या निवेदनामुळे शरीराचे चलन वलन ठीक राहावे म्हणून करण्यात येणारे पाहणे ऐकणे वगैरे क्रमामध्ये सुद्धा सूक्ष्म मी करतो या विधानाला बाजूलाकर असाच उपदेश आहे या सर्व कारणांचा विचार करता असे दिसून येईल की उत्पन्न करणाऱ्या ज्ञानापासून निर्माण होणारे कर्म वस्तूज्ञान झालेल्या पुरुषाने करावे असे ज्ञात पुरुष म्हणणार नाही ही गोष्ट स्वप्न सुद्धा घडणार नाही म्हणून अज्ञानी पुरुषाचा संन्यास आणि कर्मयोग दोन्ही कल्याणकारक आहेत असे सांगण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे अज्ञानी पुरुषाचा संन्यास पूर्वी सांगितलेल्या आत्मज्ञानी पुरुषाच्या संन्यासापेक्षा विलक्षण आहे तो मी करता आहे कर्मसन्यासापेक्षा कर्मजग सुकर आहे अशी याची श्रेष्ठता आहे याप्रमाणे भगवंतांनी उत्तर म्हणून जे निरूपण करण्यासाठी प्रश्नकर्त्याचा अभिप्राय प्रथम सांगितला आहे हे स्पष्ट आणि सिद्ध आहे कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे गीता तीन एक असे म्हणून ज्ञान आणि कर्म दोन्ही एकाच पुरुषास असंभव असल्याने ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग या दोघांपैकी श्रेयस्कर कोणता असे अर्जुनाने गीता पाच एक मध्ये विचारले तेव्हा भगवान ज्ञानमार्ग हा संख्यांचा सा आणि कर्ममार्ग हा कर्म करणाऱ्यांचा यावर जी निष्ठा आहे त्यातून प्रतिपादन करतात केवळ संन्यास मार्गाने सिद्धी प्राप्त होत नाही या वचनाने ज्ञानपूर्वक संन्यासाला इष्ट म्हणण्यात आलेले आहे ज्ञानरहित संस्कर आहे की कर्मयोग श्रेयस्कर आहे या दोघांचे महत्व जाणून घेण्याच्या इच्छेने अर्जुन म्हणाला श्लोक पहिला अर्जुन म्हणाला श्रीकृष्ण एकदा कर्मसन्यास व एकदा कर्मयोग यांची वाखरणी करता तर या दोघांपैकी निश्चित जे श्रेयस्कर असेल ते मला सांगा भाष्य शास्त्रोक्त अशा पुष्कळ प्रकारच्या अनुष्ठान रूप कर्माचा त्याग करण्यास सांगितले आहे अर्थात उपदेश करतात आणि पुन्हा कर्मा कर्मानुषानरूपी आवश्यकता आहे असेही म्हणतात म्हणून अशी कल्याण करणे योग्य यामध्ये जो मार्ग कल्याणकारक आहे त्याचे अनुष्ठान केले पाहिजे म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग यामध्ये जो योग श्रेष्ठ आहे किंवा ज्याचे अनुष्ठान करावे असे तुम्हाला वाटते आणि ज्या योगी माझे कल्याण होईल यांचा नीट निश्चय करून एकच काय ते सांगावे कारण एकाच पुरुषाला एकाच वेळी दोन्हीचे अनुष्ठान करणे अशक्य आहे स्वतःचे मत सांगण्यासाठी भगवान आपला निर्णय सांगतात श्लोक दुसरा श्री भगवान म्हणाले संन्यास व कर्मयोग हे दोन्ही श्रेयस्कर आहेत परंतु त्यापैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग अधिक श्रेयस्कर आहे पाच संन्यास कर्माचा त्याग म्हणजे संन्यास आणि कर्माचे अनुष्ठान म्हणजे कर्मयोग हे दोन्ही कल्याणकारक मोक्ष प्रदान करणारे आहेत सुद्धा तरी सुद्धा ज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये हेतू असल्याने जरी कल्याणकारक तरी ज्ञानरहित संक तिसरा जो कोणाच्याही द्वेष घरीत नाही अथवा जला कशाची आसक्ती नसते तोच नित्य संन्यासी आहे असे म्हणावे कारण तो द्वंद्वरहित होऊन सुखाने बंधनापासून मुक्त होतो भाष्य कर्मयोगी पुरुषाला कारण तो कोणाचा द्वेष करीत नाही अगर कशाची इच्छाही करीत नाही सुख दुःख आणि त्याबाबतची साधने याबाबत रागद्वेषरहित होऊन आपल्या कर्मामध्ये व्यग्र असून सुद्धा तो सर्व संन्यासीच आहे असे समजले पाहिजे कारण निर्द्वंद्व रागद्वेषादिद्वंद्वे नसलेला तो पुरुष सहजपणे अनायासी बंधनातून मुक्त होतो कर्मसन्यास आणि कर्मयोग निरनिराळ्या पुरुषांनी आजरण करण्यास योग्य आहेत कारण दोन्ही परस्पर विरुद्ध आहेत कर्मयोग आणि कर्मसन्यास यांची फळे देखील भिन्न आहेत दोन्ही कल्याणकारक का आहेत असे दोघांचे फळ एकच आहे असे म्हणणे उचित ठरणार नाही या शंकेचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे श्लोक चौथा संख्य व निराळे आहेत असे बालबुद्धीचे अज्ञ लोक म्हणतात पण पन पंडित लोक म्हणत नाहीत या दोघांपैकी कोणत्याही एका मार्गाचे यथायोग्य आचरण केले असता त्यांना फळ प्राप्त होते भाष्य बालबुद्धी असणारे अज्ञजन सांख्ययोग आणि कर्मयोग यांची फळे अलग आणि परस्पर विरोधी आहेत असे म्हणतात परंतु पंडित लोक तसे म्हणत नाहीत ज्ञानी पंडित दोघांचे फळ परस्पर नसून एकच आहे असे मानतात कारण सांख्य आणि कर्मवा दोन्ही योगांपैकी कोणत्याही एका योगाचे उचित असे आचरण करणाऱ्या पुरुषाला दोघांचेही फळ प्राप्त होते कारण दोघांचे फळ एकच म्हणजे कल्याणप्रद आहे त्यामध्ये विरोध नाही पूर्वपक्षी सांख्ययोग आणि कर्मयोग या शब्दांनी प्रश्न निर्माण करून या ठिकाणी दोन्ही विरुद्ध असतात दोघांचे फळ एकच आहे असे कसे म्हटले जाते उत्तर पक्ष हा दोष नाही कारण अर्जुनाने केवळ सांख्ययोग आणि कर्मयोगाबद्दल विचारावे म्हणून प्रश्न केला परंतु भगवंतांनी त्याच्या प्रश्नाच्या उत्तराला बाजूला न सारता आपले विशेष मत प्रतिपादन करता सांख्य आणि कर्म अशा दुसऱ्या शब्दांचा उपयोग करून उत्तर दिले आहे कारण संन्यास आणि कर्मयोग ज्ञानाने आणि उपायरूप रूप समबुद्धी वगैरे भावांनी युक्त होतो हे जाणून सांख्य आणि योग या नावाचा उच्चार करण्यात आला हा भगवंताचा अभिप्राय असल्याने हे निवेदन विरोधी नाही केवळ एकाच्या उचित अनुष्ठानाने दोन्हींचेही फळ कसे प्राप्त होते त्याबद्दल सांगतात श्लोक पाचवा संख्यांना जे स्थान प्राप्त होते तेच स्थान कर्मयोगी पुरुषालाही प्राप्त होते एकच आहेत जो पाहतो तोच ज्ञानी होय भाष्य संख्य योगी म्हणजे ज्ञानावर निष्ठा असणाऱ्या संन्यासी लोकांना जे मोक्ष नामक स्थान प्राप्त होते तेच कर्मयोगी लोकांनाही प्राप्त होते जो पुरुष आपल्याला कर्माचे फळ प्राप्त न होता सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करतो आणि तोच ज्ञानप्राप्तीचा उपाय आहे असे मानतो आणि त्याचे अनुष्ठान करतो तो योगी होय त्याला सुद्धा परमार्थ ज्ञान रूप संन्यासाचे फळ प्राप्त होते असा अभिप्राय आहे म्हणून दोघांचे फळ एकच असल्याने जो संख्य आणि योग एकच आहेत असे पाहतो तो यथार्थ पाहतो पूर्वपक्ष असे असेल असे तर कर्मयोगापेक्षा कर्मसन्यासच श्रेष्ठ आहे असे असता या ठिकाणी या दोघांमध्ये कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगच श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन कसे करण्यात आले उत्तर यामध्ये असे कारण आहे ते ऐका तुम्ही केवळ कर्मसन्यास आणि केवळ कर्मयोगाच्या अभिप्रायाने विचारणा केली या दोघांमध्ये कोणता एक कल्याणकारक आहे त्याला अनुसरून मी उत्तर दिले की ज्ञानरहित संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे कारण ज्ञानसहित संन्यास म्हणजे संख्ययोग होय असे माझे मत आहे इतकेच नव्हे तर तो कर्मार्थ योग सुद्धा आहे जो वैदिक कर्मयोग आहे तो ज्ञानयोगाचे साधन असल्याने कौणत्वाने योग आणि संन्यास असे म्हणण्यात येऊ लागले तो साधन कसे हे प्रतिपादन करतात श्लोक सहावा हे अर्जुना कर्मयोगा वाचून संन्यास साध्य होणे अत्यंत कठीण आहे युक्त स्थित प्रज्ञाला मात्र ब्रह्म साक्षात करतो कर कर्मयोगाशिवाय परमार्थिक संन्यास प्राप्त होणे अत्यंत दुष्कर आहे त्याप्रमाणे फळाची अपेक्षा न करता ईश्वरापण बुद्धीने केलेले कर्मे ईश्वराचे स्वरूप आहे असे मानणारा मुनी ब्रह्म किंवा परमार्थ ज्ञाननिष्ठरूप संन्यासाला त्वरित प्राप्त करतो म्हणून मी कर्मयोग श्रेष्ठ आहे गीता पाच दोन असे म्हटले परमात्मज्ञान सूचित वर्णन केलेल्या संन्यासाला ब्रह्म असेच संबोधण्यात आले आहे संन्यास ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वश्रेष्ठ आहे असे श्रुतीचे सांगणे आहे जेव्हा संपक सम्यक ज्ञान प्राप्ती प्राप्तीचा उपाय त्याच्या सहित श्लोक सातवा कर्मयोगाचे आचरण करणारा ज्याला पावित्र्य झालेले आहे ज्याने स्वतःला जिंकले आहे ज्याने आपली इंद्रिये स्वाधीन ठेवले आहेत सर्वत्र आत्मतत्व भरून राहिल्याचा ज्याचा अनुभव आहे असा मनुष्य कर्म करीत असला तरी त्याने भाष्य योगाने जिंकलेली आहेत ब्रह्मापासून स्तंभापर्यंत सर्वांमध्ये आत्मत्र भरून राहिले आहे असा ज्याला अनुभव प्राप्त झाला आहे यथार्थ ज्ञानवान असलेल्या पुरुष लोकांच्या कल्याणासाठी केलेल्या कर्मामुळे लिप्त होत नाही अर्थात त्याला कर्माची बाधा होत नाही पण अशा पुरुषाचे जन्म मरणाचे बंध संपतात वास्तविक असा पुरुष काहीही करत नाही म्हणून श्लोक आठवा आणि श्लोक नववा कर्मयोगी तत्व वित्त पुरुषाने पाहणे ऐकणे स्पर्श करणे वास घेणे खाणे जाणे झोप घेणे श्वासोच्छवास करणे बोलणे मोकळे सोडणे धारण करणे पापण्यांची उगझाप करणे वगैरे क्रियांमध्ये इंद्रिय आपापल्या परीने वर्तन करीत आहेत असे जाणून मी स्वतः काहीच करत नाही असे समजावे भाष्य आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे तत्व जाणणारा तत्वज्ञानी परमार्थदर्शी समाहित होऊन मी काही करत नाही असे पाहतो तत्वाला जाणून कशा प्रकारे असे समजले जाते याबद्दल निवेदन की पाहणे ऐकणे वगैरे उपयुक्त श्लोकात ज्या क्रियांचा उल्लेख केला आहे अशा सर्व क्रियांच्या संबंधात जो तत्वज्ञ सर्व इंद्रिय व अंतःकरण यांच्या ज्या क्रिया आहेत त्यामध्ये अकर्माचा अनुभव घेणार आहे तो स्वतःमध्ये कर्माचा अभाव पाहतो म्हणून अशा तत्वज्ञाला सर्व कर्मसन्यासाचा अधिकार आहे कारण ब्रहोजळामध्ये पाणी आहे अशा बुद्धीने पाण्यासाठी प्रयत्न करणारा मनुष्य ज्यावेळी त्याला त्या ते ठिकाणी पाणी नाही असे ज्ञान होते तेव्हा ते पाणी पिण्यास प्रवृत्त होत नाही परंतु जो तत्वज्ञानी नाही परंतु कर्मयोगाचे आचरण करतो त्यासाठी श्लोक दहावा जो कर्मयोगी फलाशक्ती सोडून ब्रह्मार्क बुद्धीने कर्मे करतो तो पाण्यात असूनही पाण्याने लिप्त न होणाऱ्या कमालपत्राप्रमाणे या कर्मांनी लिप्त होत नाही भाष्य प्रमाणे आपल्या स्वामीसाठी कर्म करणाऱ्या नोकराप्रमाणे मी ईश्वरासाठी कर्मे करतो अशा भावनेने केलेली कर्मे ईश्वराला त्याप्रमाणे पापाने लिप्त होत नाही त्याच्या कर्माचे फळ त्याच्या अंतकरणाची शुद्धी मात्र करते श्लोक अकरावा कर्मयोगी केवळ अंतकरणाच्या शुद्धीसाठी शरीर मन बुद्धी वाच आणि केवळ सर्व इंद्रियां फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करतात अश्य शरीर कर्मबुद्धी यांच्या योगाने महत्वशून्यपासून फळ मिळावे म्हणून नाही अशा महत्व बुद्धीशून इंद्रियांनी आत्मशुद्धीसाठी कर्म करतो या ठिकाणी केवळ शब्द काया वगैरे प्रत्येक इंद्रियांच्या संबंधात आहे म्हणून त्याप्रमाणे कर्म करण्याचा तुलक अधिकार आहे म्हणून तो कर्म कर याचे कारण असे कि बाराबा कर्मफळांचा त्याग केल्याने योगसिद्ध झालेला कर्मयोगावरील निष्ठेनेच प्राप्त होणारी शांती अमृतत्व प्राप्त करतो काम वासना बद्ध होतो, सर्व कर्मे ईश्वरासाठीच आहेत माझ्यासाठी मला फळ व्हावे कर्मयोगी कर्मफळाचा त्याग करून ज्ञानामध्ये निष्ठा ठेवल्याने प्राप्त होणारी मोक्ष नावाची महान शांती प्राप्त करून घेतो या ठिकाणी प्रथम अंतःकरणाची शुद्धी नंतर ज्ञान आणि नंतर सर्व कन रूपी ज्ञानाधिष्ठ शांती या क्रमाने त्याला परमोच शांती प्राप्त होईल हे निवेदन विशेष आहे असे समजावे परंतु जो अयुक्त आहे उपरोक्त युक्त जाता निश्चय नाही तो कामप्रेरणे कामप्रेरणेने स्वतः फळ मिळवण्याच्या उद्देशाने मी हे कर्म करीत आहे याप्रमाणे मी कर्म करतो आणि क्रमामध्ये बद्ध होतो म्हणून तू कर्म करणार आहो असा अभिप्राय आहे कर्ण म्हणजे क्रिया काम करण म्हणजे कामक्रिया या ठिकाणी तृतीय विभक्तीचा उपयोग केल्याने कामाच्या परिणाने असा अर्थ प्रकट होतो परंतु तो यथार्थ ज्ञानवान आहे श्लोकते रावा जितेंद्रिय मनुष्य सर्व कर्माचा मनानेचा संन्यास करून स्वतः काहीही न करता किंवा करविता नवद्वारांच्या नगरामध्ये सुखाने राहतो भाष्य ज्याने आपली इंट्रिया जिंकली आहेत असा पुरुष नित्य नैमित्तिक का काम्य आणि निषिद्ध अशा सर्व कर्मांचा मनापासून त्याग करून या सर्व कर्मांच्या हो प्रसन्न चित्र चित्त होतो तसेच आत्म्याच्या व्यतिरिक्त अन्य बाह्य गोष्टीतून निवृत्त होऊन सुखमय अवस्थेत यवन स्थिर होतो असे म्हटले जाते असा जितेंद्रिय पुरुष कुठे कसा राहतो याबद्दल स्पष्टीकरण करण्यात येत आहे हा मनुष्य ज्याला द्वारे आहेत अशा गावत राहतो याचा अर्थ असा की दोन कान दोन डोळे दोन नागपुड्या आणि मुख या इंद्रियांकडून शब्दादी विषय उपलब्ध केले जातात अशी ही सात दारे शरीराच्या वरच्या भागात असून मल व मूत्र यांचा त्याग करणारी दोन इंद्रिय शरीराच्या खालच्या भागात आहेत अशा प्रकारे नवद्वार युक्त शरीराला पुर म्हणजे शहर म्हणण्यात आले आहे या पुराचा स्वामी आत्मा आहे या आत्म्यासाठीच सर्व इंद्रिये कर्मे या नगरीत राहतात अशा या नगरीतच ज्यांच्यापासून अनेक फळांची प्राप्ती होते जी इंद्रियेला जन्म देतात ती सर्व मनबुद्धी विषय रूप नगरीत वास करतात परंतु तो आत्मा मात्र नवद्वारे असलेल्या नगरातच सर्व कर्मांचा त्याग करून राहतो पूर्वपक्ष या विशेषणाने काय सिद्ध झाले संन्यासी अगो असो अगर संन्यासी नसो सर्व जीव या शरीरातच राहतात मग यात विशेष असे काय उत्तर पक्ष अज्ञानी आणि इंद्रिय मिळून होणाऱ्या संघातास आत्मा असे म्हणतात तो सर्व घरात भूमीवर किंवा आसनावर असे बसतो असेच मानतात कारण देहामध्ये आत्मबुद्धीयुक्त अज्ञानी लोकांना घराप्रमाणे मी शरीरात राहतो असे ज्ञान होणे शक्य नाही कारण देहापेक्षा आत्मा अलग आहे असे जाणणाऱ्या विवेकी लोकांना मी शरीरात राहतो असा अनुभव येऊ शकतो अशा निर्लेप आत्म्यामध्ये अज्ञानामुळे आरोपित केलेले जीवाहात जे कर्मे आहेत त्यांचा विवेकपूर्व मनाने त्याग घडणे देखील अशक्य आहे कारण विवेक विज्ञान प्राप्त झाले आहे अशा सर्व कर्मांचा संन्यास करणाऱ्याच्या मध्येही नव दारे असलेल्या या नगरीत वास करणे केवळ प्रारब्धाने शुल्लक राहिलेल्या संस्काराच्या फळामुळे कारण शरीरात प्रा प्रारब्धामुळे निर्माण झालेल्या फलभोगाचे ज्ञान हे असंभव आहे म्हणून ज्ञानी अगर अज्ञानी यांच्या अनुभूतीतील भिन्नतेमुळे मी देहात राहतो या वृत्तीचे फळ निश्चित आहे जरी सुद्धा अज्ञानामुळे कार्य कर्म यांचा आत्म्यावर जो आरोप करण्यात येतो तो, तो सोडून देऊन राहतो असे जरी म्हटले तरी आत्म्याशी कर्ता आणि कर्माची प्रेरणा यांचा नित्य संबंध आहे हे दोन्ही भाव आत्म्यात असतात या शंकेचे निराकरण करण्याच्या निमित्ताने सांगतात की स्वतः काही हे न करता किंवा इंद्रियांच्या द्वारा कर्व न घेता थोडक्यात त्यांना कर्मासाठी प्रवृत्त न करता तो शरीरात राहतो पूर्वपक्ष ज्याप्रमाणे जाणाऱ्याची गती गमन गमन रूप त्याग करून राहत नाही त्याप्रमाणे आज्ञामध्ये जे कर्तृत्व व कारयत्व आहे ते आत्म्याशी असून संन्यास राहू शकत नाही किंवा आज्ञ्यामध्ये कर्तृत्व भोक्तृत्व हे सामर्थ्यच नाही उत्तर आत्म्यामध्ये कर्तृत्व आणि कारयत्व दोन्ही मुळतच नाही कारण असे म्हटले जाते की हा आत्मा अविकारी आहे गीता दोन पंचवीस हा आत्मा शरीरात असूनही काही करीत नाही गीता तेरा एकतीस अगर कशाने लिप्त पण होत नाही ध्यान करीत असलेला कर्म करणारा बृहारण्यक चार तीन सात असे श्रुतीचे वचन आहे यावरून देखील हेच सिद्ध होते जो सर्वत्र समान होऊन दोन्ही लोकांचा संचार करतो जणू चिंतन करतो हालचाल करतो तोच स्वप्न होऊन लोकांच्या पलीकडे जाऊन मृत्यूचेही आक्रमण करतो गृहदार चार तीन सात आणखी असे की श्लोक चौदा ईश्वर लोकांचे कर्तृत्व अगर कर्म यांची उत्पत्ती करीत नाही अगर कर्मफळाचा संबंधही उत्पन्न करीत नाही तर तो स्वाभाविकपणे निर्माण होते भाष्य या ध्येयाचा स्वामी आत्मा तू कर असे सांगत नाही किंवा त्यांचे कर्ता पणही उत्पन्न करीत नाही रथ घट घर वगैरे लोकांना इष्ट वाटणाऱ्या वस्तूंची उत्पत्ती करीत नाही अगर रथाधिकांचे उत्पन्न करणाऱ्यांची सांगड घालून देत नाही याप्रमाणे या ध्येयाचा या स्वामी आत्मा काहीही करीत नाही तर मग हे सर्व कोण करतो अगर करवितो याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात अविद्या लक्षणयुक्त माया ही हालचाल करते आत्मा स्वभावतःच पूर्ण आहे वास्तविक पाहता श्लोक पंधरावा तो आत्मा कोणाचे पाप वगैरे पुणे घेत नाही आज्ञाबद्दलच्या अज्ञानाने ज्ञान झाकले गेले आहे त्यामुळे प्राणी मात्र मोह पावतात भाष्य सर्व व्यापी भगवंत कोणाची भक्ताचे पाप घेत नाही आणि भक्तांकडून अर्पण करणाऱ्या कोणत्याही सुकृताचाही स्वीकार करीत नाही असे असताना भक्ताकडून पूजा यज्ञ दान कोमादिक सुकृत कर्मे भगवंतांना अर्पण केली जातात अशी शंका येणे शक्य आहे या शंकेचे निवारण करताना म्हणतात जीवाचा विवेक आणि विज्ञान अज्ञानाने झाकलेले आहे म्हणून अविवेकी संसारी जीव मी करतो मी करवितो, मी खातो खायला लावतो वगैरे प्रकारे मोह नश होतात शोक सोळावा आत्मज्ञानाच्या योगाने त्याचे अज्ञान नाश पावते ते उत्कृष्ट ज्ञान सूर्याप्रमाणे प्रकाशमय करते मश्य जे आत्मज्ञान अज्ञानाने झाकलेले असल्याने जीवांना मोह होतो त्या जीवांचे हे अज्ञान विवेक योगाने नष्ट होते त्यांचे हे ज्ञान सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे त्या परमतत्वाला प्रकाशात आणते सूर्य सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्यांचे ज्ञान जाणण्यास योग्य अशा वस्तूंना प्रकाशित करते जे अत्यंत श्रेष्ठ ज्ञान प्रकाशित होते श्लोकसत राची बुद्धी आत्मज्ञान संपन्न झाली आहे ज्यांची आत्मनिष्ठा ज्ञानरूप झाली आहे ज्ञानावर ज्यांची श्रद्धा दृढ आहे ज्ञान हेच ज्यांचे आश्रयस्थान आहे आणि ज्ञानाने ज्यांचे कथक पूर्णपणे धुन गेले आहेत ते पुनर्जन्मात अडकत नाहीत <ण्छयों>, पर भाष्य ज्या परमात्म्यापर्यंत ज्यांची बुद्धी पोहोचली आहे ते बुद्धी होत ते परब्रह्म ज्यांचा आत्मा आहे ते तदात्मा होय या परब्रम्ह मध्ये ज्यांची निष्ठा दृढ झाली आहे तत्पर आत्मभावना आहे अर्थात ज्याने सर्व कर्मांचा संन्यास करून ब्रह्मामध्ये स्थिरता प्राप्त केली आहे ते चनिष्ठ होत हे परब्रह्म ही ज्याची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणातील अज्ञान ज्ञानाच्या प्राप्तीमुळे नष्ट झाले आहे अशांना ज्ञान निर्धूत कल्मश असे म्हणतात अशा संन्यासी वृत्तीच्या माणसाला पुनरावृत्ती म्हणजे ज्या अवस्थेत तो पोहोचला आहे तेथून पुन्हा देह धारण करण्याच्या अवस्थेला येण्याची क्रिया नाहीशी होते अशा अवस्थेला तो पोहचतो ज्याचे आत्मज्ञानाविषयक असलेले अज्ञान परमार्थ ज्ञानाच्या नष्ट झाले आहे असे पंडित विद्यावान लोक परमार्थ तत्वाकडे कशा प्रकारे पाहतात ते सांगतात श्लोक अठरावा ज्ञान आणि विनय यांनी संपन्न असलेले ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चंडाळ यांच्याबद्दल सारखीच दृष्टी ठेवतात भाष्य विद्या आणि विनय उपशम या दोघांनी संपन्न असलेल्या संपन्न म्हणतात तो ब्राह्मणांमध्ये गाय हत्ती कुत्रा आणि चंडाळ यांच्याकडे सारख्याच दृष्टीने पाहतो विद्या विनय यांनी संपन्न असणे ब्राह्मणाचा उत्तम संस्कार आहे अशा संस्कारामय सात्विक ब्राह्मणामध्ये संस्कार रहित रजोयुक्त गायीमध्ये आणि अतिशय मूढ मूळ केवळ तमोगुणयुक्त हत्ती वगैरे मध्ये हो गुण आणि संस्कार गुण त्याचप्रमाणे राजस आणि तामस संस्कारापासून निर्लेप राहणारा समा म्हणजे सर्वत्र एकच निर्विकार ब्रह्म आहे असे पाहणारा ज्ञानवान पुरुष समदर्शी होय समान गुणशीलवंतांची विषम गुण जो समानवा गुण देतो तो, तो दोषी होय गौतम स्मृती सतरा वीस या चनाप्रमाणे असा समदर्शी पुरुष दोषी आहे अशी शंका उपस्थित करणाऱ्यांसाठी सांगतात की ते दोषी नाहीत कसे श्लोक एकोणीस झाले आहे कारण ब्रह्म सम आहे आणि दोषशून्य आहे म्हणून ते ज्ञाने या ब्रह्मामध्येच स्थिर होतात भाष्य त्यांचे अंतकरण सम म्हणजे सर्व भूतांच्या अंतरी ब्र ब्रह्मरूप समभाव आहे असा निश्चित अनुभव आहे अशा समदर्शी विद्यावंतांनी या जन्मातच पुनर्जन्माला जिंकले आहे याचा अर्थ पुनर्जन्म आपल्या स्वाधीन ठेवला आहे ब्रह्म दोषशून्य आहे परंतु मूढ लोकांना चंडाले दिकांमध्ये दोष पाहणाऱ्यांना ते ब्रोषयुक्त असल्याचे प्रतीत होते असे असले तरी तो आत्मा त्या माणसाच्या दोषांनी लिप्त होत नाही चेतन आत्मा निर्गुण असल्याने स्वतः आपल्या गुणभेदांनी सुद्धा भिन्न नाही भगवान सुद्धा इच्छादी क्षेत्राचे प्रतिपादन करताना म्हणतात अनादी आणि निर्गुण या आत्म्याच्या स्वाभाविक गुणांमुळे आत्म्याशी त्या गुणांचा काहीही संबंध नाही सांख्य तत्वज्ञ म्हणतात की प्रत्येक शरीरामध्ये जो आत्मा आहे तो भिन्न आहे आत्मे अनंत असून भिन्न आहेत पण तसे नाही ब्रह्म एक आहे असे सिद्ध होते म्हणून असे पुरुष ब्रह्मरूपाचे लिन होऊन तेथे सुखाने राहतात कारण देह आणि इंद्रिय संघात याबद्दलचा त्यांचा अभिमान पूर्णपणे नाहीसा झाला गौतम सूत्राप्रमाणे देहादी संगातामध्ये आत्मदृष्टीचा अभिमान असले हा विषय आहे त्यामध्ये पूजा दान इत्यादी क्रमामध्ये ब्रह्मवि व वेद जाणणारा असा गुणसंबंध आहे परंतु ब्रह्म सर्व गुणदोषरहित आहे म्हणून हे म्हणणे बरोबर आहे तो ब्रह्मामध्ये स्थिर आहे याशिवाय सम असमा प्रतिपादन कर्म प्रणायांच्या विषयाबद्दल आहे तर सर्व कर्मणीरा या श्लोकापासून सर्व विषय संजय आत्मा होय श्लोक विसावा प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद आणि अप्रिय वस्तूच्या प्राप्तीमुळे उद्विग्नता न मानता ब्रम्हज्ञानी मनुष्य स्थितप्रज्ञा विवेकाविषयी जागा राहून ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर राहतो हर ता ता तो हर्ष प्रकट करीत नहीं किनिष्ट वस्तु देहादत्म हर्ष निर्माण कर शोक निर्माण करते केवल उपाधिशून्य आत्म का साक्षात्कार पुरुषाला नहीं कारण तबती प्रिय अप्रिय प्राप्ति असंभव है सर्वभ भूतम एक सम और निर्दोष आत्मा है अशी जी बुद्धि स्थिर है आणि जो मोह व अज्ञान यांच्या पलीकडे गेला आहे असा स्थिर बुद्धी आणि बाहेंद्रियांच्या स्पर्शाने ज्याचे अंतःकरण आसक्त झालेले नसते असा पुरुष आत्मरूपामध्ये स्थिर झाल्याने जे सुख प्राप्त करतो ते सुख ज्याची बुद्धी ब्रह्मयोगाने समभावयोगाने समृद्ध झाली आहे तो स्थितप्रज्ञपुरुष अक्षय अनुभव घेतो त्यांना ज्याचे अंतःकरण असत झालेले आहे तो असतात होय त्याला विषयांबद्दल प्रीती नसते अशा मनुष्याला अंतःकरणात ज्या सुखाचा लाभ होतो तो, तो ब्रह्मामध्ये लीन असलेला ज्याला ब्रह्म समाधी प्राप्त झालेली आहे या ब्रह्मयोगाच्या मुळे ज्याचे अंतकरण समाहित झालेले आहे असा पुरुष अक्षय सुखाचा अनुभव प्राप्त करतो म्हणून ज्याला अक्षय सुखाची प्राप्ती व्हावी असे वाटते त्याने क्षणैक प्रीती करणारी बहेंद्रिय दूर करावीत असा अभिप्राय यासाठी इंद्रियांना हरवले पाहिजे श्लोकबा विसावा हे अर्जुना इंद्रियांच्या स्पर्शाने निर्माण झालेल्या विषयांच्यामुळे प्राप्त होणारे सुखोपभोग उत्पत्ती आणि विनाश पावणारे आणि दुःखाचे मूळ असल्याने ज्ञाने त्या सुखोपभोगात रमत नाहीत भाष्य इंद्रियांच्या संबंधामध्ये निर्माण होणारे जे भोग आहेत ते सर्व अज्ञानजन्य असल्याने केवळ दुःखाचे कारण आहेत कारण अध्यात्म आधी तीन प्रकारचे भोग त्याच्या कारणीभूत होतात असे स्पष्ट होते की हे भोग या लोक ज्याप्रमाणे दुःख देणारे आहेत त्याप्रमाणे परलोकामध्ये हे दे दुःख देणारेच आहेत संसारात सुद्धा सुखाचा गंध सुद्धा नाही असे मानून विषय रूप रोजापासून इंद्रियांना बाजूला केले पाहिजे हे विषय भोग केवळ दुःखाचे कारण आहेत इतकेच नव्हे तर त्यांना आरंभ आणि अंत देखील आहे विषय आणि इंद्रा म्हणजे ताटात उठवणे हा अंत आहे म्हणून या विषयांना आधी आणि अंत असून त्या दोघांच्या मध्ये असलेला क्षण अनुभवाने अनित्य आहे हे अर्जुना परमतत्व जाणणारा विवेकी आणि बुद्धिमान पुरुष या भोगांमध्ये रमाण होत नाही मात्र अत्यंत मूढ पुरुष पशूंप्रमाणे या विषयांमध्ये प्रीती अनुभवतात अंतिम श्रेयमार्गाचा विरोध असा हा दोष बराच दुःखदायक आहे सर्व कारण म्हणून त्याचे निवारण करणे अत्यंत कठीण आहे म्हणून भगवान म्हणतात यांच्या नाशासाठी पुष्प प्रयत्न करणे जरूर आहे श्लोक ते विसावा जो शरीराचा त्याग करीपर्यंत याच लोकी काम क्रोधयांपासून उद्भवणारा वेग सहन करू शकतो तोच योगी आणि तोच सुखी होय भाष्य भगवान म्हणतात अर्जुना देहपातापूर्वी म्हणजे जिवंत असे पर्यंत जो पुरुष काम मारा समर्थ या शत्रूंचा हल्ला केला असता ज्याचे मनाचे संतुलन बिघडत नाही तो योगी पुरुष होय मनुष्य जिवंत असे पर्यंत कामक्रोधांचा परिणाम अवश्य होतो म्हणून मरण ही सीमा दर्शवण्यात आली आहे कारण या कामक्रोधादिकांचा परिणाम अनेक प्रकारच्या निमित्ताने प्रकट होतो म्हणून मरेपर्यंत त्यांचा विश्वास देता येणार नाही एखादा इष्ट आणि सुख येण्यास विषय इंद्रियापर्यंत येऊन पोहोचला की तो विषय सुखद आहे असे आपण ऐकलेले असेल किंवा त्या विषयाबद्दल आपण स्मरण झाले तर इच्छा निर्माण होते आसक्ती वाटू लागते तिला काम म्हणतात आपण प्रतिकूल असलेल्या विषयांच्या बाबतीत किंवा त्या विषयांबद्दल ऐकले असेल किंवा स्मरण झाले असता द्वेष निर्माण होतो त्यालाच क्रोध असे म्हणतात हे काम आणि क्रोध ज्या गतीने पद्धतीने निर्माण होतात त्यांना काम क्रोधाचा वेग असे म्हटले जाते अंगावर रोमांच येणे तोंड आणि डोळे प्रफुल्लित होणे इत्यादी चिन्हांनी चिन्हांनी अंतकरणात क्षोभ निर्माण होतो तो देखील कामाचा वेगच होय त्याप्रमाणे शरीराला कंप निर्माण होतो घाम येणे ओठ चावणे डोळे लाल वगैरे चिन्हे म्हणजे क्रोधाचा वेग होय अशा काम आणि क्रोध यांचे परिणाम जो सहन करतो किंवा सहन करण्याचा उत्साह असतो असा मनुष्य संसारात योगी होय सुखी असतो ब्रे स्थिर कशा प्रकारच्या झालेल्या पुरुषाला प्राप्ती होते ते भगवान सांगतात लोकवा आत्मज्ञान हे चूजाचे सुख आत्मज्ञान हे चुजाचे विश्रांती स्थान आहे आणि आत्मज्ञान हाच बुद्धी वगैरे प्रकाशित करणारा प्रकाश आहे असा ब्रह्मस्वरूप झालेला कर्मयोगी ब्रह्माशी एकरूप होऊन मुक्ती प्राप्त करतो भाष्य ज्या पुरुषाला आत्मसुख प्राप्त झाले आहे ज्यांच्या अंतराला सुख प्राप्त झालेले आहे त्यांना आत्मसुखी म्हणतात त्याचप्रमाणे त्या आत्मसुखात जो रममाण झाला आहे ज्याचा खेळ लिला अंतरात्म्यातच होतात त्याला अंतरारामी असे म्हणतात आत्मज्योती हा ज्याचा प्रकाश आहे असा योगी असतो तो जीवित अवस्थेमध्येच ब्रह्मरूप होऊन ब्रह्मामध्ये लील होऊन मोक्ष प्राप्त करतो आणि असे की श्लोक पंचवीसावा ज्याचे अंतःकरण पापशून्य झाले आहे ज्यांचे अंतःकरण त्यांच्या नियंत्रणात आहे द्वैतभाव नष्ट झाला आहे सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी जे अविरत काम करतात असे ऋषी ब्रह्मानंदाचा लाभ घेतात ज्यांचे पापादी दोष नष्ट झालेले आहेत ज्यांचे सर्व संशय झाले आहेत ज्यांनी आपली इंद्रिय जिंकली आहेत जे सर्व भूत मात्रांच्या कल्याणासाठी उचित आचार करण्यात झाले आहेत अहिंसक आहेत असे योगी लोक ब्रह्मनिर्माणास मोक्षाचे जातात मोक्ष प्राप्त करतात लोकसभ्य सव्वा ज्यांच्या अंतकरणातून कामक्रोध नाहीसे झाल्याने ज्यांचे चित्त निरुद्ध झाले आहे आणि ज्यांनी आत्मज्ञान संपादन केले आहे अशा संन्यासी पुरुषांजवळ केवळ ब्रह्मानंद असतो काम आणि क्रोध यां आपल्या नियंत्रणात ठेवली आहे ज्याने आत्म्याला जाणले आहे असे आत्मज्ञानी सम्यकदर्शी संन्यासी जिवंत असताना आणि मेल्यावर सुद्धा ब्रह्मनिर्वाण मोक्ष प्राप्त करतात यथार्थ ज्याची अढळ निष्ठा आहे अशा संन्यासी लोकांना त्वरित प्राप्त होणाऱ्या मुक्तीबद्दल येथे प्रतिपादन केले आहे सर्व प्रकारे ईश्वरारपित सर्व भावांसह पूर्ण ब्रह्म परमात्म्यामध्ये सर्व कर्मांचा त्याग केल्याने अंतःकरण शुद्धी ज्ञानप्राप्ती आणि सर्व क्रमाने कर्मा मोक्षदायी आहेत असे भगवंतांनी प्रत्येक पदामधून सांगितले असून ते पुढेही सांगत आहेत की सौम्यक अंतरंग ज्ञान योग विस्तारणे असा विचार करून त्या ध्यानयोगाची प्रस्तावना म्हणून पुढील श्लोक सांगितले आहेत श्लोकसत्वा जो बाहेरचे विषय बाहेर ठेवून दोन भूव्यांमध्ये बाह्य विषयांना बाहेरच्या बाहेर ठेवून शब्दादी विषय कर्णेंद्रियांच्या सहाय्याने अंतकरणात प्रविष्ट होतात त्यांचे चिंतन न करता बाह्य विषयांना अंतकरणातून बाहेर काढणे आवश्यक का आहे या प्रकारे त्यांना बाहेर ठेवल्याने दोन डोळ्यांच्या मध्ये दृष्टी स्थिर करून आणि नाकामध्ये प्राण आणि अपान वायू समान करून लोक जो इच्छा क्रोध यांच्या पासून बाजूला असतो मन आणि स्थिर बुद्धीवर पूर्ण नियंत्रण असते असा मोक्षाची इच्छा करणारा मनुष्य नेहमी मुक्त असतो अश्य ज्याची इंद्रिये मन आणि बुद्धी त्याच्या नियंत्रणात आहेत परमेश्वराच्या स्वरूपाचे जो सतत स्मरण करतो असा मुनी म्हणजे संन्यासी आहे जो शरीरात राहत असूनही मोक्षाची इच्छा करणारा आहे जो इच्छा भय क्रोधरहित झाला आहे अशा तऱ्हेने राहणारा तो सदा असतो कारण त्याला दुसरे काहीही कर्तव्य नसले याप्रमाणे ज्याच्या चित्ताला स्थैर्य प्राप्त झालेले आहे त्याच्याकडून ज्याचे ज्ञान करून घ्यावे असे काय आहे त्याबद्दल सांगतात श्लोक एकोणतीसावा सर्व यज्ञ या तप यांचा भोगता सर्व लोकांवर आहे सर्व प्राणी मात्रांचा मित्र त्यांच्यावर उपकार करणारा परंतु त्यांच्याकडून उपकाराची अपेक्षा न करणारा सर्व भूतमात्रांच्या हृदयात निवास करणारा सर्व कर्मफलांचा स्वामी आणि सर्व संकल्पांचा साक्षी परमेश्वर आहे असे जाणून मनुष्य परमशांती मोक्षास प्राप्त होतो पाचवा अध्याय समाप्त